गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय दुसरा ओवी पाचशे एक या करता गुरु गुरुभजना परता बजावयाला दुसरा सोपा मार्ग नाही खरोखर ज्ञान आणि भक्ती म्हणून जी काही म्हणतात ती सर्वथा सद्गुरु भक्तीच आहे गुरुहून ब्रह्मश्रेष्ठ असे म्हंटले तर गुरुत्वाला कमीपणा येतो असा विषय भाव धरला तर शिष्याच्या ठिकाणी ब्रम्ह साम्य उपजणार नाही अशा प्रकारचा योगे म्हणजे अशा निजभावाने शिष्य स्वतः परब्रह्म होतो अशाच गुरुसेवेने प्रल्हाद द्वंद्वातीत झाला व नारद परब्रम्हिन निजानंदाने गात नाचत देव दानवांच्या स्थानामधून विहार करीत असतो अशीच गुरुसेवा करीत असता गर्भ व्यथा टळली त्याचे गर्भ देव सोस्ता झाला आपल्या भक्ताला त्याने संसाराची व्यथा होऊ दिली नाही अशा अभिन्न भावनेने जे सुबुद्धीमंत गुरुचरणांना भसतात ते जनार्दनाला आवडते होतात त्यांना ते संसार भावनेला स्पर्शू देत नाही गुरु व ब्रह्म दोन्ही एकच आहेत तसाच शिष्य ही तदाात्मक म्हणजे तत्स्वरूपच आहे जे कोणी भेदभावने भिन्नता मानतात ते माईक होत असे कवी सांगतो श्लोक अडतीस राजन हा द्वैत प्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणाऱ्याला तो भासतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणाऱ्याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे म्हणून विवेकी पुरुषाने संसारातील कर्मासंबंधी संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला आवरावे त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल ज्याप्रमाणे कोणी एकदा मनुष्य निजला असता स्वप्नामध्ये जगाची कल्पना करतो त्याप्रमाणे पुरुषाला जो प्रपंच म्हणून दिसतो तो खरोखर नसताना मिथ्याच भासतो मनुष्य झोप घेत असला म्हणजे स्वप्न पडते तो जागा होऊन मनोरच चिंतन करू लागला की एकी एक असूनही त्याला नसलेले जन वन दिसू लागते किंवा आसन घालून जो मूर्तीचे चिंतन करतो त्याला ध्येय इत्यादी नसते ज्याप्रमाणे झाले तरी त्याची वासना काही धनधान्याला सोडत नाही त्याचे मन द्रव्याचे स्मरण करू लागतात द्रव्य लोभाने पूर्ण वेडे होऊन जाते मन स्वतः जरी द्रव्य नव्हे तरी ते द्रव्याच्या खजिन्याची आठवण करते व स्मृतीलोप होऊन मोहाने वेडे होऊन बसते बस त्याप्रमाणे मोहाने पूर्ण ग्रासले ग्रास म्हणजे मिथ्या देहादी द्वैत भासू लागते ते अहमभावाने खरे मानले की संसाराचे भय अचूक येऊन अंगावर आदळते कारण आपली मनक कल्पना होय हे लक्षात ठेव त्या मनाचा निरोध करावयाला सद्गुरूचे वचन व त्याच्या ठाई दृढ निष्ठा पाहिजे हे लक्षात आणून जे कोणी ज्ञाते सचिष्य असतात ते गुरुवाक्यावर विश्वास ठेवून विवेक वैराग्य यांच्या बळाने आपल्या मनाला आवरून ठेवतात राजा ते औरा हातोटी कशी असते तो प्रकार तुला थोडक्यात सांगतो सद्गुरु वाक्य हे आत्मबोधाने मनाला सावत करीत असते सद्गुरुवर व त्याच्या वचनावर दृढ निष्ठा ठेवल्याने चंचलपणाने विषय चिंतन करीत असता मन जे पाहते ते ते ब्रह्मारपणच होत होत जाते विषयाचा स्वार्थ धरून मनाने जो जो पदार्थ घ्यावा तो तो सारा परमार्थ रूपच होतो असे गुरुकृपेच्या अनुग्रहाचे सामर्थ्य आहे जमिनीच्या भयाने जो पळू लागेल त्याला तो जिकडे जाईल तिकडे जमीनच भेटते असे झाले म्हणजे येणे आणि जाणे आपोआपच बंद पडते व एकाच ठिकाणी तो थांबतो त्याप्रमाणे मनाला एक वर्म दाखवून द्यावे ते हेच की ते जे जे पाहिल ते, ते ब्रह्मच आहे असे केले म्हणजे तो जे जे कर्म करावायला लागेल तेथे तेथे पुरुषोत्तम सहज प्रकट होईल अशा प्रकारे गुरुपदेशाचा अनुभवाचा प्रभावाने उसळ्यानावृत्तीला अखंड कुलूप ठोकल्याप्रमाणे होते अशा रीतीने बाह्यकर्माचे नियमन केले असता मनाचा द्वैत भ्रम मोडतो आणि बाहेर सुद्धा परब्रम्हिदाकाश सर्वत्र भरून राहते अशा प्रकारच्या भजनाने मनाचा निरोध केला असता त्या भक्तांना कल्पांत काळाचेही भय राहत नाही ते निर्भय होऊन खुशाल फिरत असतात पण ही अगाध निष्ठा भोळ्या भाबड्यांना पूर्णपणे साधत नाही याकरता दुसरे एक सोपे साधन सांगतो ते आई श्लोक एकोणचाळीस भगवंताच्या जन्माच्या आणि लिलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत त्या ऐकाव्यात तसे त्यांच्या विषयीची नामे व स्वतोत्रे संच सोडून गात राहावीत शिवाय प्रपंचा मध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत भोळे भाविक लोक तरावयाला मुख्य कारण चित्तशुद्धीच आहे हरीचे जन्म कर्म आणि गुण अत्यादराने श्रवण करावेत चुकलेला पुत्र सापडल्याची वार्ता आई जितक्या उत्कंठेने ऐकते तितक्याच उत्कंठेने जीवाचे सार्थक करणारी हरिका श्रवण करावी हरी ची जन्म कर्मे व गुण ऐकावयास कसे मिळतील असे म्हणाल तर सांगतो कि लोकप्रसिद्ध जे जे पुराण असेल तेवढे तरी पूर्ण श्रद्धेने ऐकावे पुराणामध्ये पुष्कळ देव सांगितलेले आहेत तेही सारे ज्याच्या चरणाला लागतात वेदांनी व पुराणांनी ज्याला वंदन केले आहे तो चक्रपाणी असा श्रीकृष्णच एक समर्थ म्हणजे श्रेष्ठ आहे त्याचे अत्यंत अद्भुत असे जे जे जन्म व परमार्थ युक्त जी जी कर्मे भगवंताने आपल्याच मुखाने सांगितली आहेत ती ती ज्ञान प्राप्ती करता श्रवण करावीत परंतु जे जे पुराण श्रवण केले त्याचे मनन केल्याशिवाय ते व्यर्थ होते या करता श्रवण केलेल्या नीट मनन करीत असावे मोल देऊन गाय घ्यावी तिचे दुपते आपण खाल्ले तर तो भोग होतो पण तीच दान देऊन टाकली तर ती परमामृताचे दुपते म्हणजे मोक्ष देते तद्वत जे श्रवण करावे ते मननानेच परमपावन होते तीच त्याची म्हणजे श्रवणाची उपेक्षा केली तर परिणामी ते निष्फळ होते हरीचे नाम कानात पडले असता कित्ये कांचा ते मुखातून बाहेर पडते तर कित्ये कित्येकांच्या या कानातले त्या कानातून निघून जाते परंतु हरीचे नाम कानावर पडताच ते ज्याच्या अंतःकरणात शिरते त्याचे सारे पाप धुतले जाऊन तो हरीच्या चरणी लिगटून जातो याप्रमाणे सदा सर्व श्रवणाच्या ठिकाणी मननयुक्त श्रद्धा ठेवली म्हणजे विकल्पाची कधीही बाधा न होता चित्तवृत्ती आपोआप शुद्ध होते या प्रकारे मननयुक्त श्रवण केले असता पूर्णंद उचंबळून लागतो आणि त्या आनंदाच्या भरात तो हरिकीर्तन करू लागतो ज्ञानमुद्रा पदबंध युक्त हरिची अघात चरित्रे कीर्तनामध्ये गाऊन त्याचे विवेचन करू लागले म्हणजे परमानंद ओसंडू लागतो ज्याला जन्म नाही त्याच्या जन्माचे वर्णन करतात ज्याला कर्म नाही त्याची कर्मे म्हणजे लीला गातात ज्याला नाम नाही त्याच्या नामाचे संकीर्तन करून प्रेमभराने डुलत असतात स्वहित साधण्यासाठी लौकिकाची लास सोडून देऊन आवडीने अत्यंत निर्लज्ज होऊन निशंकपणाने नाचत असतात कीर्तनाच्या योगाने दोषांचे निर्धालन होते जप तप निराश होऊन जातात यमलोक ओस पडतो व तीर्थांची आशा निष्फळ होते यमनियमांना उपवास पडतात योगाभ्यास मरावयाला टेकतो कीर्तनाचा गजर होऊ लागला की श्रीकृष्ण परमात्मा नाममात्रे करूनच सर्व दोष नाहीसे करतो कीर्तनाचा गडगडाट सुरू झाला की जिकडे तिकडे आनंदच धुमधुमून राहतो श्री आनंदाने डुलावयाला लागतो वो त्या आनंदाच्या भरात शंकर तर तांडव नृत्य करू लागतो त्याप्रमाणे हरिकीर्तन हे मनाला अत्यंत समाधान देणारे आहे हा भक्तीचा राजमार्ग आहे ह्या मार्गात स्वत चक्रपाणी संरक्षण करीत असतो तो चक्र घेऊन त्याला म्हणतो की भक्ताच्या ठिकाणी तुझे काम काय मला तर जगामध्ये शत्रूच नाही पण भक्तांचा द्वेष करणारा असतो त्याचा मी आपल्या शस्त्राने नाश करतो चक्राने अभिमानाचा चेंदा करतो गदा ही मोह ममतेला छेदून टाकते शंखाने आत्मबोधाला जागृत करतो आणि कमलाने सदा सर्व काळ आपल्या भक्तांची पूजा करतो चक्रपाणी जेथे संरक्षण करणारा असतो तेथे भवभयाची भयाची कथा वार्ताही उरत नाही श्रीहरी स्वतः कीर्तिवंतांचे कीर्ती गाणाऱ्यांचे संरक्षण करीत असतो ज्यांना कथाश्रवण करत नसेल किंवा हरीचे कीर्तन करता येत नसेल त्यांनी राम कृष्ण गोविंद असे नामस्मरण करावे अच्युत या नामाची ख्याती अशी आहे की ते गरजिले असता कल्पांत ही चुती म्हणजे अधोगती होऊ देत नाही त्या नामाचे जे निरंतर स्मरण करतात ते खरोखर अच्युताचेच अवतार होत ज्यांची वाणी रामकृष्णादी नामांचा अखंड जप करते गर्जना करते त्यांच्या पायांशी तीर्थे लोटांगणी येतात व मोठमोठे देवही स्वतः येऊन चरणी लागतात नामाचे तेजस काही विलक्षण आहे ते घेणाराची पायधूळ यमसुद्धा पस्तकावर धारण करतो नामाजवळ चतुर्भुज श्रीकृष्ण सदा सर्व तिष्ठत असतो नामाच्या प्रभावापुढे भवभय ते बिचारे किती नामापुढे यावयाला कळीकाळाचे तोंड काय लागले आहे नामाची जेवढी शक्ती आहे तेवढे त्रैलोक्यात पाप सु नाही हे जनक नामापाशी खरोखर चारही मुक्ती असतात हे तू लक्षात ठेव हे राजा नीट लक्ष देऊन ऐक नामापेक्षा सुगम असे दुसरे साधन नाहीच नाही असे पक्केपणी जाण श्रीधराच्या नामाचे जन्मांचे व कर्माचे श्रवण घडले की पामराचाही उद्धार होतो याकरिता शास्त्रवेत पुरुष हरिची लिला ही कल्याणकारक आहे म्हणून वर्णन करतात असा भक्तीयोगात हरिकीर्तन करीत संचार करीत असतात हरिकीर्तीचे श्रवण व हरिनामाचे स्मरण केले असता सप्रेम भक्ती वृद्धिंगत होते आणि भक्ताला देहाचे भानच राहत नाही राजा तीही स्थिती सांगतो ऐक श्लोक चाळीस जो हे व्रत घेतो त्याच्या हृदयात आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो व त्याचे चित्त द्रवते तो वेड्याप्रमाणे कधी खतखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो कधी नाचतो सुद्धा अशा वेळी त्याला लोकांची मुळीच परवा नसते हरिनामाचे व गुण कीर्तनाचे वर्णन जागृतीमध्ये तर निरंतर आवडतेच पण स्वप्नात सुद्धा तीच स्थिती झाली म्हणजे हरिभक्ती उत्तम प्रकारे मनात ठसली म्हणून समजावे अशा रीतीने भक्तियुक्त होऊन ज्याचे व्रत जसजसे दृढतर होत जाते तसतसे त्याचे चित्त अधिकाधिक द्रवून हरिनाम कीर्तीविषयीचा प्रेमाअद्भूत रीतीने वाढतो परमप्रिय असा जो आत्मा तोच हरी त्याचा नामकिर्तीचा अत्यंत हर्ष व नित्य संकटामध्ये मायलेकांची ताटातुट व्हावी आणि पुष्कळ काळ लोटल्यानंतर अकस्मात गाठ पडावी त्यावेळी तो मुलगा हंबरडा फोडून आईला मिठी घालतो आणि हुनके देऊन ओक्साबोक्शी रडू लागतो त्याप्रमाणे भक्तीच्या पेठे जेव्हा जीवाची व शिवाची भेट होते आणि आत्मसाक्षाताने मिठी पडते तेव्हा त्या संधीत अनिवार रडे कोसळते परमात्म्याला अलिंगन दिले जाते त्या योगे अनिवार हुनखेर येऊ लागतात व प्रेमाने परिपूर्ण झाल्यामुळे रोमांचित होऊन मोठमोठ्याने उसाचे टाकून तो रुदन करू लागतो लगेच खतखदा हसतो व म्हणतो कि अहो मी तर माझ्या आहे चुकलो भेटलो असे म्हणणे हे आपलेच वेडे असे मनात आणून तो हसावयालाच लागतो मी तर अखंडितपणाने स्वतः सर्वत्र भरलो आहे पूर्ण अभेदामुळे मी अनादि आहे तसाच आहे याप्रमाणे मी अव्य जन्मलो व मेलो असे म्हणत होतो याची आठवण करून मान डोलावून डोलावून तो हसूच लागतो दोराला साप समजून घाबऱ्या घाबर्या पळताना अडखळतो व पडतो तोच त्या दोराला ओळखून आपल्या आपणच हसू लागतो तद्वत संसार हा मिथ्या असून देहभाव समूळ खोटा आहे असे असता मला नस्ती ममता व अहमभाव होता की म्हणून हसतो धन्यते गुरु गुरुवाक्य <coughs> तेच मला तारक झाले देहात ता असून मी विदेही बनलो माझे चारी देह मिथ्या कीही झाले अशा अनुभोगाराने गर्जना करू लागतो तो म्हणतो धन्य धन्य भगवत भक्ती कि जिने चारी मुक्ती ही मिथ्या करून सोडल्या परमात्मा तो मीच हे निश्चित आहे अशा उल्लासाच्या नाम, समूळ मिथ्या ठरला त्याचप्रमाणे मोठमोठ्याने गर्जना करून हाका फोडतो आता त्रिभुवनात दुसरे काहीच नाही जे जे दिसते ते मीच मी तो एकी एक मीच आहे असे बोलून मोठमोठ्याने हा का फोडतो ज्याच्या योगे दुर्धर असा भवबंध नाही होऊन गेला त्या सद्गुरूच्या स्थवनामध्ये आपली अलौकिक वाणी गरजवितो अहो हा संसार मिथ्या झाला जन्ममरणाचा अभाव झाला कळी ठावच पुसून गेला असे म्हणून हाक फोडतो अशा एकावर एक हाका अपूर्व रीतीने मारू लागतो लगेच आत्मसुखाचे गाणे गातो आणि स्वानंदाने डोलत राहतो जीवलगाची गोड कथा स्वतः सांगू लागले असता तृप्तीच होत नाही त्याप्रमाणे आत्मानुभवाने हरीला गाऊ लागले म्हणजे काही केले तरी पुरेच वाटत नाही त्याचे गायन श्रवण करताना ज्ञानी श्रोता सुखरूप होतो मुमुक्षुला त्याचे गाणे ऐकून प्रेमाचे भरते दाटून येते याप्रमाणे तो गाऊ लागला असता पदोपती ते निजसुख दाटून येते आणि हर्ष पोटात मावेनासा झाला म्हणजे तो निजानंदाने अलौकिकपणे नाचू लागतोपणाने काम सोडून लौकिकाची लाच टाकून देऊन तो अहमभावाशिवाय सहज मोठ्या आनंदाने गमतीने नाचतो जो विकत घेऊन दारू पितो तो सुद्धा दारूच्या गुंगीत गातो आणि नाचतो मग ज्याने ब्रह्मानंद रस सेवन केला तो कह्यात कसा राहणार यासाठी ब्रह्मानंदाच्या उन्मादात लौकिक सोडून तो स्वतः गात व नाचत असतो लोक त्याला वेडा म्हणतात हे बोधाचे वर्म पंडितांना सहसा कळत नाही राजा त्याला एका भगवंता वाचून दुसरा लवकाचार दिसतच नाही त्याचा निजबोधाची कथा सांगतो ऐक श्लोक एक्केचाळीस आकाश वायू अग्नी पाणी पृथ्वी ग्रह नक्षत्रे प्राणी दिशा वृक्ष वनस्पती नद्या समुद्र हे सगळे इतकेच काय सारे चराचर भगवंताचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा स्वानंदाच्या बोधाने आणि ब्रम्होन्मादाच्या परमानंदाने तो जो पाहू लागतो तो तो त्याला हे चराचर पूर्णानंदाने भरलेले आणि स्वानंदाने दुमधुमलेले दिसते पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सर्व त्याला साक्षात हरिस्वरूप दिसू लागतात भूतांच्या किंवा महाभूतांच्या प्रतिभेचे भिन्न भिन्न कोम त्याला ज्याप्रमाणे सामग्री न मिळवता केळीचा कोंब फळे व पाने ह्या रूपाने विकास पावतो त्याप्रमाणे परिक्षिती राजा परब्रह्म हे भूत भौतिकात्मक रुपाने प्रकट होते किंवा स्फटिक गृहाच्या भिंतीवर कोरण्याच्या हत्याराने हत्ती घोडे व सैन्य इत्यादी कोरून काढलेली चित्र हुबेहुब असखलखणारे अग्नि व नक्षत्र यांच्यातील लखलखितपणा व प्राण्यांच्या नयनातील तेज ही सर्व आत्मज्योतीने सतेज दिसतात जाळण्याच्या दारूचे पदार्थ गंधक सोरमीठ कोळसा वैगरे युक्तीने मिश्रित केले म्हणजे बाण फुलबाजा नळे वैगेरे मधील अग्नि हा फुलासारखा दिसू लागतो त्याप्रमाणे परब्रम्ह हे आपल्या लिलेने सूर्यचंद्राकार होऊन नानात्वाने भासते पृथ्वी सतासिद्ध गंधरूप आहे पण तो सुगंध कस्तुरी इत्यादी पदार्थांमध्येच प्रकट होतो त्याप्रमाणे भगवंताची सत्ता ही सर्वत्र आहे पण ती सात्विकामध्ये अंतःकरणाच्या सत्वृत्तीमध्ये अतिशय स्पष्ट दिसते म्हणून सात्विकाच्या ठिकाणी जे सत्व असते ते भगवत तत्व आहे असे समज सत्वस्थ वृत्तीच्या लोकांना सत्वामुळेच महत्व व हरिरूपाने मान्यत्व प्राप्त होते पृथ्वीभोवती जलाचे आवरण आहे त्याला चतुस्समुद्र असे म्हणतात त्याप्रमाणे दश दिशांमध्ये असलेले देवाचेच अंग दिशा या नावाने बोलले जाते पूर्व पश्चिमिंत भास गवत दुर्वा दर्भ झाडे हि पाहून हेही श्रीहरीचे केस आहेत असे तो म्हणतो आपल्या अंगात सर्वत्र सम हरिरूप असतानाही न ओळखणाऱ्याला हे सर्व विषमच दिसते आपली बोटे मोजु लागले म्हणजे ज्याप्रमाणे ती वेगळी वेगळी आहेत असे वाटते पण ती मूळची साऱ्या एक आपल्या एका अंगालाच अखंड चिकटून राहिलेली असतात त्याप्रमाणे वन वेली दर्भ अरण्य इत्यादी पाहून हे सर्व हरीचे स्वरूप आहे असे तो म्हणतो हे सारे तो ऐक्य पाहतो त्याला त्यात निराळा अंश दिसतच नाही दुर्वा काय झाडे झुडपे काय किंवा रानवेली काय ही अनंत कोटी केसांची पंक्ती हरीच्या अंगावर वाढलेली आहे आणि तिला त्या हरीच्या स्वरूपाने शोभा आली आहे असे तो म्हणतो वडाचा पारंब्या ज्याप्रमाणे लोंबत सुटून निरनिराळ्या वाढतात तरी त्या वडाच्याच झाडाच्या असतात त्या वटत्वाला मुकल्या असे म्हणता येत नाही त्याप्रमाणे चैतन्यापासून हे नद्यांच्या रूपाने अनेक ओघ निघालेले आहेत त्यातही ओतप्रोत चैतन्यच भरलेले आहे आणि त्याची द्रुपाने निरंतर वाहत असतात किंवा चंद्रबिंबातील अमृत जसे बिंबात बिंबरूपच हो नसते त्याप्रमाणे मध्ये संसार भासतो व तो भजन विश्वासाने भगवद्रुपच होतो अशा प्रकारे सृष्टीतील वेगवेगळे भाग पाहताना जसजसा उल्हास वाटत जातो तसतसा यच्चयावत जग देवच पूर्णपणे नटला आहे असा त्याला अनुभव येऊ लागतो यासाठी तो सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या ठिकाणी असा काही लीन होऊन जातो की समुद्राच्या पाण्यामध्ये जणू काय मीठच अंश अंशांनी मिळून गेले आहे त्या स्थितीत तो मुंगीला पाहून तेही हरिस्वरूपच समजून वंदन करतो हे तर काय पण एखाद्या माशीला पाहून सुद्धा तेही भगवंताचे स्वरूप म्हणून अनन्य भावाने शरण होऊन लोटांगण घालतो गाय असो की गाढव असो चांडाळ असो कि श्वान असो लोकात ज्यांना अत्यंत निंद्य व कनिष्ठ समजतात त्यांनाही पूर्ण भगवत रूप मानून अनन्य भावाने लोटांगण घालतो पाषाण सुद्धा हरिरूपच समजतो तृणाला सुद्धा भगवत स्वरूप मानून वंदन करतो स्थावर जंगमादिकांना सुद्धा चिदैक्य भावाने लोटांगण घालतो हरिनाम स्मरणाच्या महिन्याने एवढा लाभ कसा होतो म्हणशील तर हे राजा त्यातील मर्म ऐक विधीपूर्वक पूजा विधान किंवा श्रवण स्मरण कीर्तन करीत असता ज्याची सर्व पूर्ण चिदैक्य भावना असते त्यालाच पूर्ण प्राप्ती साध्य होते असे समज श्लोक बेचाळीस जसे जेवणाऱ्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे तीन फायदे एकाच वेळी होतात त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो त्याला भगवंताबद्दल प्रेम त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते हे चक्रवर्ती जनक राजा ऐक अशी जेथे भक्ती असते तिच्यापाशी गोवत्स न्यायाने विषय विरक्तीही धावून येते हे असो जुळी फळे असली म्हणजे ती एकमेकात सोडू शकत नाहीत त्याप्रमाणे भक्ती आणि विरक्ती या एकदमच उत्पन्न होतात आणि त्यांच्या सामर्थ्यावर भक्त हेही समर्थ होतात जेथे भक्ती आणि विरक्ती या सहज स्थितीने नांदू लागतात तेथेच पूर्ण प्राप्ती ही सदा सर्व दासी दासीसारखी राबते याप्रमाणे भगवतभक्ती ही त्रिभुवनामध्ये महान समर्थ आहे आणि भक्तिविरक्तीच्या एकोप्यामुळे भक्तांच्या घरी प्राप्तीही नांदू लागते आता भक्ती विरक्ती आणि अनुभव प्राप्ती या तिन्ही एकाच काळी कशा उत्पन्न होतात ती स्थिती ही तुला विशद करून सांगतो जशी जशी भगवत भक्ती करावी तशी तशी विषयामध्ये विरक्ती उत्पन्न होत जाते आणि तदनुसार अनुभव स्थितीही भक्तांना त्याच वेळी प्राप्त होते भूकेलेल्या मनुष्यापुढे षड्रसाचे ताट वाढून ठेवले म्हणजे त्याला प्रत्येक घासाबरोबर पुष्टी तुष्टी व आपोआप लाभतात जितका जितका घास घ्यावा तित तितका क्षुधेचा नाश होतो आणि तितके तितके पोट भरत येऊन सुख व समाधान तितकेच वाढत जाते पुष्टी तुष्टी व क्षुधानाश ही तिन्ही जशी जेवणाऱ्याला जेवणामध्ये एकदमच प्राप्त होतात त्याप्रमाणे भगवत भजनामध्ये भक्तीचे त्रिकूट म्हणजे भक्ती विरक्ती व अनुभव ही तिन्ही एकदमच उत्पन्न होतात हे राजा सद्भावाने भगवत भक्ती केली असता भक्ती विरक्ती आणि भगवत प्राप्ती ही तिन्ही वरील न्यायाने एकसम यावच्छेदे करून प्राप्त होतात असे तू जाण भक्ती म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठाई सप्रेम भावना आणि प्राप्ती म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार अर्थात भगवत रूपाची अनिवार्य स्फूर्ती होय आता विरक्ती म्हणजे अशी कि माझी स्त्री माझा पुत्र माझा देह इत्यादी जो ममकार व अहंकार असतो तो जेथे समूळ मिथ्या होऊन जातो राजा त्याचेच नाव विरक्ती असे तू समज अशा प्रकारे भजनाचा पोटी भक्ती विरक्ती आणि भगवत प्राप्ती ही त्रिपुटी ऐक्यभावाने सद्भक्ताच्या ठिकाणी भजन दृष्टीमुळे एकाच वेळी उत्पन्न होते यासाठी राजा स्वहिता करता अवश्यमेव हरीची भक्ती करावी तेने करून हटकून भगवत प्राप्ती होते असे उपसंवार्थ कवी पुढील श्लोकात सांगतो श्लोक त्रेचाळीस हे राजन अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंताचे भजन करतो त्याला भगवंताविषयी भक्ती संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परमशांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो याप्रमाणे सदा सर्वदा जे सर्व भूतांच्या ठिकाणी अनन्य भक्ती करतात ते भक्तीविरक्ती व भगवतप्राप्ती अनायासे प्राप्त करून घेतात हे राजा हरिभक्ती हे एक उत्तम अंजन आहे ते सद्भक्त आपल्या नेत्रात घालून आपल्या भजनरूप महायोगाने ठेवा करतात। ऐक्य भावनेने निज भक्ती केली असता सर्वोत्कृष्ट पूर्ण शांती प्राप्त होते आणि तिच्या योगे असत वस्तूंची निवृत्ती होऊन भक्तांना ब्रह्मानंद रूप भगवंताची पूर्ण प्राप्ती होते म्हणून भक्त हे मोठे धन्य होत ते इंद्रियांशी वावरत असूनही विषयांविषयी विरक्त असतात ते देहधारी असून विदेही असतात आणि हरिभजनाच्या योगे नित्यमुक्त होऊन राहतात भक्त एकनिष्ठेने भगवतभक्ती करीत असतात तिच्या भरात ते मुक्तीचीही इच्छा करीत नाहीत तरी पण त्यांच्यापाशी सदा सर्वदा चारही मुक्ती दास्य करीत असतात हा भगवतभक्तांचा महिमा निरुपम आहे त्याला उपमान आहे एकनिष्ठेने पुरुषोत्तमाचे भजन करून ते श्रेष्ठ अशा परमात्म पदाला पदा असतात अशा प्रकारची भगवंताची श्रेष्ठ भक्ती आणि भक्तांना होणारी प्राप्ती ऐकून चक्रवर्ती जनक राजाच्या चित्ताला मोठे आश्चर्य वाटले धन्य धन्य भगवत भजन असे म्हणून आनंदाने कवीला तो लोटांगण घालू लागला तेव्हा त्याचा कंठ भरून येऊन हुनके आवनावर झाले सर्वांगावर रोमांच उभे राहून अश्रुंनी नेत्र भरून आले आनंदाचा घाम फुटून अंग थरथर कापू लागले व तो क्षणभर तटस्थ होऊन राहिला पण लगेच देहभानावर आला कारण न जाणो हे महर्षी आपल्याला न विचारता निघूनही जातील असे त्याला वाटले अशा अत्यंत काकुळटीने राजाने डोळे उघडून पाहिले तो ऋषी मंडळी बसलेली पाहून त्याच्या मनाला अत्यंत आनंद झाला त्या आनंदाच्या भरात तो डोलू लागला आणि म्हणाला ज्यांना पूर्ण प्राप्ती झालेली असते असे भगवत भक्त जगामध्ये कस कसे वागतात ती सारी लक्षणे आता यास विचारून पाहू श्लोक चव्वेचाळीस राजाने विचारले आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे ते सांगा त्याचे धर्म कोणते त्याचा स्वभाव कसा असतो तो माणसांशी कसा वागतो काय बोलतो आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो भक्ताला पूर्णप्राप्ती होणे सुगम आहे हे ऐकून राजाला अतिशय संतोष झाला म्हणून तो भक्तांच्या लक्षणांचा अनुक्रम व समूळ मर्म विचारू लागला जनक राजा म्हणाला महाराज मुनिवर्य पूर्णप्राप्ती करून घेतलेले जे भगवतभक्त असतात ते जगामध्ये वागतात तरी कसे ती त्यांची सारी लक्षणे माझ्या कानावर घालून माझे कान अलंकृत करा भक्तांची लक्षणे हे एक प्रकारचे अलंकारच आहेत ते घालून माझे श्रवण भूषण युक्त करा ती सारी लक्षणे जर लक्ष लावून श्रवण केली तर आपणही भगवंताला प्रिय हो त्यांचा धर्म कोणता त्यांचे कर्म कसे असते <coughs> अंतःकरणामध्ये पुरुषोत्तमाला ठेवून ते कसे काय वागतात त्यांची बोलण्याची शैली कशी असते कोणत्या स्थितीने आणि कोणत्या रीतीने हरीचे भक्त हरिला प्रिय होतात स्वामी अशा लक्षणांच्या जितक्या मालिका असतील तितक्या साऱ्या मला सांगाव्यात ह्या जनकराजाच्या प्रश्नाने त्या सर्व मुनीश्वरांना मोठा संतोष झाला व कवीहून धाकटा असा हरी नावाचा बंधू त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पुढे सरसावला श्लोक पंचेचाळीस हरी म्हणाला आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतामध्येच आहेत असे पाहतो तो उत्तम भागवत समजावा राजाला हरि म्हणाला हे राजा भक्तलक्षणांचे अनेक प्रकार आहेत कोणी दिगंबर म्हणजे नग्न स्थितीत राहतात आणि कोणी आपला आश्रम धर्म पाळून आपल्याच आचाराने वागतात कोणी सदा सर्वदा स्वस्थ पडूनच राहतात तर कोणी उन्मत्तासारखे वर्तन करतात कोणी सर्व गातात तर नाचतात तर कोणी मौनच धरून राहतात कोणी हरी नामाचा घोष करीत असतात कोणी आपली कर्मे टाकून देतात कोणी प्राणीमात्रांविषयी दया ठेऊन दानधर्म करीत राहतात कोणी भजनाचा नियम धरून राहतात अशा भक्तांच्या स्थिती पुष्कळ आहेत त्या साऱ्या सांगणे शक्य नाही याकरता हे राजा त्यापैकी मुख्य मुख्य आहेत त्या तुला थोडक्यात सांगतो सर्व भूतांमध्ये भगवंत भरलेला आहे असे पाहणे हेच पूर्ण प्राप्तीचे मुख्य स्वरूप व साधन आहे हाच पूर्ण भक्तीचा निज गौरव आहे अशा अभिप्रायाने हरी बोलतो मीच भगवत स्वरूप असून सर्व भूतांमध्ये मीच व्यापलेला आहे माझ्या मध्ये सर्व भूते आहेत आणि सर्व भूतांमधील भूतात्मा मीच असून परमात्मा तोही मीच आहे असे जे पूर्णत्वाचे मी असते त्यानेच आत्माभिमान वाढतो व तो खरा खरा निरभिमान सहज होतो राजा ते शुद्ध लक्षण सांगतो ऐक शुद्ध भक्तांचे मुख्य लक्षण असे आहे की प्रत्येकात्माच आपण प्रत्येकात्मा प्रत्य म्हणजे अवस्था त्रयस साक्षी चैतन्य हे मीच आहे असे जे वेदांताचे निजगुय ते सुद्धा गौण समजून त्यांची भावना पूर्णपणे अशी झालेली असते सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहे आणि सर्व प्राणी मात्र भगवंतामध्ये आहेत प्राणीमात्रामध्ये असणारा असा जो परमात्मा तोच मी आहे असे म्हटले म्हणून काही मीपणाचा दोष येत नाही सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंत आहे आणि भगवंतामध्ये सर्व प्राणी मात्र आहेत असे जो मानतो आणि हे सारे जो आपल्याच देहामध्ये पाहतो तो स्वस्वरूपच बनून राहतो तो भक्तांमध्ये अत्यंत श्रेष्ठ तोच भगवंतामध्ये वरिष्ठ त्यालाच उत्तमत्वाचा मान देऊन श्रेष्ठ अवतार समजतात योग्यांमध्ये अग्रगणितमध्ये शिरोमणी तोच आणि सिद्धांतांमध्ये मुकुटमणी तोच असे स्वतः श्रीकृष्णाने सांगितले आहे तुपाच्या कण्या असतात त्या तुपाहून जशा निराळ्या नसतात त्याप्रमाणे पंचमहाभूते व भौतिक पदार्थ प्राण्यांचे शरीराधिक हे सर्व सर्व व्यापक परमात्म्याहून कधी भिन्न होत नाहीत हे राजा उत्तम भक्तांची स्थिती ही अशा भावनेची असते असे तू निश्चयाने जाण आता मध्यम भक्त कसे भसतात त्यांचीही भजनपद्धती ऐकून ठेव श्लोक सेहेचाळीस जो भगवंतावर प्रेम त्यांच्या भक्तीशी मैत्री दुःखी व अज्ञानांवर कृपा आणि भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो तो मध्यम प्रतीचा भागवत होय ईश्वर हा उत्तमोत्तम त्याचे भक्त हे मध्यम अज्ञानी हे अधम आणि द्वेषी हे अत्यंत पातकी असे तो मानतो